सगळ्या पुराणकारांनी केलेलं या ओमचा ज्या वेळेला शुद्ध होण्याकरता एक विशेष प्रगल्भ होण्याकरता समोर कोणता तरी फोटो कोणतरी ठेवायचा आणि त्याच्यावर नजर सारखी लावायची ते पाणी गळणं काही वेळानी बंद होत दृष्टी स्वच्छ होते अशी दृष्टी स्वच्छ झाली की त्याच्या चेहऱ्याकडे जुराने पाहण त्याने एकदा डोळे उचलून तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही त्याच्या तुम पायाकडे पाहिजे गोष्ट त्याला दिसत नाही सगळ्या ओळचा एकदम लोक होतो आणि तिथे एक, एक नुसताच ठिकाणी हो आता त्याच्यामध्ये काही कोणतं व्यत्यय राहिलेले नाही अशी त्याची कल्पना करतात या वेळेला हा जो बिंदू असतो या बिंदूला गणेश म्हणत असत याचा जो अर्धा वरचा काढला जातो एक जो भाग याला या म्हणायचा विष्णू तयार होतात खाली जे त्याच आकारासारखाच भाग थोडा वळवलेला याचा एक शंकर तयार होत मधून जे असा एक बिंदू पडतो आणि त्या बिंदूला एक सण फुटते याला ब्रह्माजी असं म्हणायचं त्याच्यावरती जो रेप आहे याला सूर्य म्हणायचं याच्यावर जो बिंदू आहे याला गणेश म्हणायच मध्ये जो बिंदू आहे याला गणेश म्हणायचं या। हे ज्याच्या माध्यमातून ज्ञान होत त्याला सूर्य म्हणायचं ज्ञान हा सूर्याचा विषय आहे या प्रत्येकांच्या मागे नावं जरी मिळाले असले तरी या सगळ्यांचे कार्य पाहिले म्हणजे वाटत सगळं एकच आहे त्याच्यात काही फरक नाही आणि विचार के अस्तो या अशा दृष्टिशिल बिंदु जितके का मंत्रशास्त्र है सप्तोटी महामंत्र मंत्रिता व्यय दुति सात को महामंत्र एक सहस्रनामा वर्णन किया है या सात कोटी मंत्राचा त्या दृष्टीनं तशी धुन लागल्यानंतर विचार झाले पाहिजे म्हणजे कळतं आता गंमत म्हणून थोडसा चुटका तुमच्या समोर ठेवून त्याचा विचार करत बसा तिकडे कोणतं तरी एक नाव भगवंताच या मनामध्ये फक्त या जे तुम्हाला योग्य वाटते त्याचे किती अक्षर आहेत ते बोलता त्या अक्षराच्या चौपट करा चौपट जर झाले असतील तर त्याच्यामध्ये पाच मिसळ पाच मिसळून त्याचे दुप्पट करत त्याचे जर दुप्पट झाले तर त्याला आठ मी भागा आणि उरतील अक्षर दोन कोणते ना कोणते अक्षर घ्या तुम्ही एक पासून दहा पर्यंत कोणती संख्या घ्या जी कोणती संख्या घेतली असेल ती चौपट करा ती चौपट केल्याबरोबर त्याच्यामध्ये पाचमी सळा ही चौपट करायची म्हणजे काय करायची ही चौपट करायची म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष चार पुरुषार्थानी ते म्हणवायचे ते म्हणवलं म्हणजे त्याच्या एकदम त्याच्यामध्ये पंचमहाभूत मिसळून द्यायचे म्हणजे पाचमी सळायची मिसळल्या बरोबर त्याची दुप्पट करा ब्रह्मयुक्त झालं की त्याला भक्त असेल त्याने म्हणा शिव उरला विष्णूचा भक्त असेल त्याने म्हणा राम उरला गणेशाचा भक्त असेल त्यानं म्हणा गदे उरला तुम्ही कोणाची भक्ती करा हा नंतरचा प्रकार परंतु शास्त्र एकच आहे शास्त्रामध्ये बदल काय व्हायचा नाही तिथे दोन उरतील भक्त। आणि त्या दोनच नाव आहे गट गट म्हणजे निर्गुळ वाचक ब्राह्मण कोणते इतके इतके जे लोक बसले स्त्रिया पुरुष सगळे हे कशे ओळखता येतात हे अलग आलं का म्हणून अलग आलं यांची चेहऱ्याची रचना अलग आहे म्हणून बाकीची सगळी रचना सारखी नुसतंच कोणी माणसाचा हात आणून आणि विचारलं कोणाचा हात आहे म्हणून कोणाचं हे नाही सांगत पण मस्तक कापून नेलं तर हा हे कुंजशास्त्रीचा मस्तकाहून बोध होत म्हणून गज याच्या आनंदाचा म्हणजे मस्तकाचा बोध होतो त्याला गज आनंद असं म्हणत असतात हे गज म्हणजे निर्गुण वाचक ब्रह्म गज म्हणजे ओम आता हे दोन अक्षर उलटे केले की जे निर्गुण वाचक ब्रह्म गज त्याच्या लागणीच एकदम अर्थ बदलून जातो आणि त्याला जग दिसून गज बदलून टाका चढाकी मध्ये जागा मूर्ती दिसेल गजानन नाही दिसत गजानन तेव्हा दिसतो जेव्हा तुम्ही जगाकडे पाठ कराल की पाठी अशी उलटी कराल तेव्हा तुम्हाला ते गजउट्टसेल आणि तिथे जग दिसेल जग उठ कराल तर तुम्हाला गज दिसेल आणि गज दिसेल त्यावेळेला निर्मण वाचक ब्रह्म तुम्हाला कळलं असा त्याचा अर्थ होईल म्हणून त्याला गज आनंद असं हे नाम रूप आकार विकारसणाऱ्या परमात्माला ओळखण्याचे मुख्य साधन ओम आणि या ओम मधून या पंचेश्वरांची निर्मिती झालेली आहे यांच्याच करता आता सांगितलेले हे सगळे पुराण आहे याच्यामध्ये जी आदिशक्ती भुवनेश्वरी आहे तिच्याकरता ते देवी भागवत आहे मार्कंडेय पुराण आहे सप्तशती वगैरे ग्रंथ सांगितलेले आहेत त्याच्यात सगळं जगदंबेचं वर्णन भगवान सूर्यचं वर्णन त्या आकारामध्ये आहे परमात्मा भगवान सदा शंकर बसलेले आहे त्या आकारामध्ये परमात्मा विष्णू आहेत आणि त्या रेपमध्ये जगदंबा बसलेले आहे आणि त्याच्यावर जो बिंदू आहे त्याला गणेश असं म्हणायचं एकूण सगळं गणेशातून निर्माण होऊन गणेशामध्ये नष्ट होतो गणेशात मिसळून जातो जातो याला म्हणतात ब्रह्मज्ञान हे ब्रह्मज्ञानाची सुटसुटीत व्याख्या ब्रम्हज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे काय ओंकाराचा बौद्ध होण म्हणजे ब्रह्मज्ञान बाकी ब्रह्मज्ञान काही नाही सगळ्या पुराणात असत कोणी कहाणीमध्ये असतो की ब्रम्ह्या झालं पाहिजे ज्ञान म्हणजे का तर ओम कर्ण कळण म्हणजे हे कळलं म्हणतात काय नाही म्हणजे आता तुम्ही ऐकलं तुम्हाला कळलं नाही कळलं काय कळलं फक्त शब्द कळले मग अर्थ शब्दाचा अर्थ कळला गुढार्थ नाही कळलं भाष्या गर्भितार्थ नाही कळला तत्वार्थ नाही कळला कारण तो जर कळला तर माणूस दुसरं करत नाही एकदा मोर हो या महत्वाचा आहे कळला कि मग त्याला कधी घरी बसावं वाटणार नाही मग त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येणार नाही आता देवळात जाऊन काय करायचंय तो सगळीचकडे अनुरेणू मध्य आहे हा विचार त्याला येईल की ज्या वेळा तो झड भरतोय परंतु जोपर्यंत त्याला त्याचे कपडे बिपडे कळतात की टोपी हे डोक्यावरच ठेवायची वस्तू आहे पायात घालायची नाही आणि मोजा पायातच घालायचा आहे तो डोक्यात अडकवायचा नाही हे जोपर्यंत त्याला कळतं तोपर्यंत घरच्या फोटोचाही मोरूया आहे आणि देवळातही मोरूया ह्या म्हणण्यात काही जाऊन दर्शन घ्यावं लागत म्हणजे त्याला गर्भितार्थ कळला नाही शब्दार्थ कळला एवढा अर्थ होतो म्हणजे मग त्याला काहीच करावं लागेल तो त्याचा हरत नाही डुडतो नाही बसते नाही काही नाही ही सारव्या खंडामध्ये मजेदार घटना आहे आणि त्याच नाव या क्षेत्राला आहे यांच नाव नाही हा जडभरताचा आश्रम आहे हे महाराज हे महाराज हे फिरत आले मुद्दा मोरगाव करता आले नाही इथं आल्यावर त्या उत्तरद्वारा पासून कळलं नाही आपण कोण्या भूमीवर चाललो काय चाललो कसे चाललो पाय मिळतायत शमी चालताय चालले आहेत तिथ त्या दगडावर सहज बसले आणि सहज बसल्या बरोबर काहीच काम नाही मिळून इकडे तिकडे पाहिलं त्यांना मोरगाव दिसलो आपल्याला नुसतं गावात दिसतो आपल्याला क्षेत्र नाही दिसत आपण मोरगाव गाव पाहिजे जडवर्तानी क्षेत्र पाहिजे विष्णू शंकर देवी सूर्य ब्रह्माजी हे सगळे पंचेश्वर मूर्तिमान उभे आहेत असंख्य देवता मूर्तिमान उभ आहेत म्हणजे जे मोठा मोरटो म्हणत होत ते पाहिजे म्हणजे बरोबर आलो आहे कुठेतरी बटकलो नाही काय आनंद ते कळलं अर्थ कळला अर्थ कळला की इतका आनंद झाला त्या आनंदामध्ये वर्षभर बसले हे भाषा ते वाट तिथे दगडावर बसून पडतो काय परमात्मा तिथे गेले आणि तिथे गेल्याबरोबर यांच्या आनंदाला पारा वाहत नाही भक्त राज विसरून गेला मी कोण आहे काय शत्रू झालाय नाचतोय उड्या मारतोय गातोय अश्रूगंध झाला कधीतरी आपण झालो का तेवढात एक दिवस गळलं का एक दिवस तरी अंगावर रोमांच उभे राहिले का असे बाकीच्या आनंदात पुढे राहतात नाही नृत्य स्लग्न झाल्यावर आठ दिवस बायको आल्यावर आहे भेटल्याबरोबर विसरूनच जातो आई बाप भेट काय एकदम गेला ती कटरून भेटतो आणि ब्रह्म असा कधी झाला का देवाच्या दर्शनाने ते सुख कळलं नाही नुसतं झालं देवळात गेला म्हणजे दर्शन घेतलं का म्हणजे मूर्ती काय दर्शन जनावरच घेतात जेव्हा हसतात जनगतीत होतात डोळे तुला अश्रू गायतात नाचतात तेव्हा प्रभू त्यांना म्हणतात इथे काय करतो अरे म्हणून मी क्षेत्रात येशील की नाही शक्य कशाला आता काय करायचं तुझ्याच करता यायचं होतं ना मग भक्तीसोबत बसणार तू भक्त वाचल तू या भक्तीच्या माध्यमातून जर ओळखल्या गेला असेल आणि तू जिथे आला आता मला तिथे येऊन काय करायचंय हे सगळं बाकी भगवान लोक बुद्ध बसलेले असतात आता असते भरत असतो म्हणजे ती शिळा असते ते अज्ञान असतो ते जडत्व असतं ते जेव्हा तुम्ही ज्या वेळा ज्ञानाच्या माध्यमातून दूर होईल तेव्हा बुद्धी प्रगल्प होईल आणि बुद्धी प्रगल्प झाली की बुद्धीपती दिसेल असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पन्नासदा दर्शन निर्मिती काही होत नाही हे त्याचं उत्तर लोक आम्ही इतके वेळेला जातो इतके वेळेला गंगे कुजकळतो आमचं नाही जात गंगे रोज करतच नाही तुम्ही पाण्यात उचकळ तुम्हाला गंगाच काही नाही ज्या दिवशी गणेश कुंड कळेल गंगा कळेल आणि ज्या दिवशी तुम्ही या दृष्टीने स्नान कराल त्या दिवशी तो काही जाम असतो का भगवान बाहेरून येत असतो का भगवंत जागा आहे का तो तुमच्या जर्दी करत झाला पाहिजे पण आपल्या हृदयात बसलेला आपल्या बुद्धीला आकलन होण्याकरता ज्या वेळेला त्याचा तितका प्रयत्न करावा लागतो देवच तो प्रमुख करतो तो पर्यंत नाही भगवद्गीतेपासून गणेश गीतेपर्यंत योग गीतेपर्यंत एकच तत्वज्ञान तत्वज्ञानाची भाषा असेल पण गादा एकाची कोणाला काय बदल करता यायचं नाही आणि योग बुद्धे भगवान बुद्धीरूपी गुहे मध्ये बसलेले असतात आम्ही कधी बुद्धीचे दर्शन घेत नाही आम्ही सिद्धीच्या मागे लागतो की आमच्या पुढे पडते बुद्धीची बुद्धी पतीची गरजच नाही गरज आहे सिद्धीची परंतु ती इतकी झुकी सिद्धीची गरज आहे तिच्या जवळ तशात संसष्ट कोणती सिद्धी आहे हे सुद्धा मला माहिती आणि अशा सिद्धीला त्या प्रबुलाच्या आता दूर ठेवला की लोक तिच्या मागे आहेत माझ्या मागे नाही इथे येणारे बहुसंख्य रोज कोणीही त्याच्या कृपेची अभिलाषा करत नाही ती प्रामाणिकपणे म्हणून तरी म्हटलं काय की नव्या तो कृपा करणार त्याच्या ह्या ज्या दोघी जरी आहेत ह्यांच्या कृपेची माणसाला गरज आहे कोणाला तरी बुद्धीच्या कृपेची गरज आहे आणि सार्वत्रिक लोकांवर सिद्धीच्या कृपेची गरज आहे मुलग त्याच्याच तोंडावर त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगतील की सिद्धी माझ्याकडे पाठवली काय पाडवलं माझीच बायको मलाच मागतात तू मलाच बघ आत्मसात्म किती कतिमधल्या जाती कुठे ती आपोआपच येईल माझ्या मागे पण आपणाला कुणाला भगवान जप आपल्याला ती भगवती पाहिजे आणि सगळे विश्व सगळं त्या लक्ष्मींच्या कृपेमध्ये बुडफटून पडलाय मग तिची कोणती कृपा असो कुणाला पैसा लागत असेल कुणाला लेखन लागत असेल कुणाला काही कोणाला काही कोणाला काही पण एकूण सिद्धी बुद्धीची कोणाला गरज भगवान सिद्धीने मिळत नाही भगवान बुद्धीने मिळतो म्हणून बुद्धी त्यानं जवळ ठेवली आहे आणि सिद्धी त्यानं लांब ठेवलीय लोक उपदे चांग आहे तर तिच्या मागे आणि मी जवळ आहे ती काय विचारायला पोहित आहे हसत वाटत असेल काय काय पाग्रांचा बाजार आहे आणि यांच्यामध्ये मी बसलो आहे त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नसल्यामुळे शिल्लक आहे म्हणजे इतक्या लोकांच्या इतक्या मागण्या आहो रात्र एखाद्या वेळा वेगवेगळ्या क्षणाभर पायी वेळ पर्यंत देव पाहा म्हणजे मग तुम्हाला काही निदान कमीत कमी एखाद्या वेळा नामदेव महाराजाचं चरित्र तरी थोडं वाचून पाहा नामदेवाचा भगवंत असे फार जवळचा संबंध होता रोज बोलायचे मी त्याशी मित्रासाठी बोलायचे नामदेव कीर्तन तरी कीर्तने याचे खाण म्हणून या त्याला मी गणेश पोरा सुद्धा सुद्धा मला त्या नामदेवचा चालू दोघा आणि पांढरून पाठवून करायला लागतो का संत सगळे एकाच असतात त्या संतांना जात नसते संतांची उपासना नसते त्याचा मतलब पाहतो त्याचा गाभा पाहता जेव्हा ते पाडवून पाडवून करायचं तेव्हा पाडवून पाठ रोहून नाचायचे नामदेव कीर्तनं करीत कीर्तन लहायचे पाठ करून हा त्या नामदेवाचा नामदेवाला एक दिवस भगवंतांना समजलं नाही तू रात्र एक दिवस मला भेटता राह बोलणार तुझ्याबरोबर गप्पा करणारा मी मूक प्रभू त्यांनी जी नुसते सहज गंमत बोलून पुढच्या तंत्राचं ज्याला जाणीव व्हावी या तत्काना सूत्र मार बोलून दुसऱ्या दिवशी कर्मवशात तो काळ असा विचित्र आला की त्यावेळेला सगळ्या जातीचे संत जेवढात जनणार आहेत या कलियुगाचा एक बंदा संधी काळ असतो आणि यावेळेला कलीचं हस्थ लोकांवर बसण्याकरता निरनिराळ्या प्रकारचे संत आपले विचार करत असतात कोणी जीवनामध्ये याच्या घटना घडतात त्यावेळेला त्या अनेक संत एकाच जागी आल्यामुळं बैठक नेमकी एका बंधाला कडे संत ती मोठ्या योग्यतेला पोहोचले त्यांच्या तिथे सहज काही पडलेले होते त्याच्यात थापकी पडलेली होती तिने सहज त्या चिरोली पळली आमची आणि त्याच्या गोबात काही काय काडक तयार झालं तिने पाहण्या आम्ही थापकी पडतात ही जी पट्टी आहे की त्या मडकेला आदळतात टाचत आणि ते पक्क झालं असं समजलं जात तर तिने तिच्या स्वभावाप्रमाणे या सगळ्याच जनताच्या गोष्टी दाखल तर दाखद जनते बोलले नाही पण ते नामदेवाच्या बरोबर करतात ते गेले ते काय कुठे चौकशी काढली उभी जो मला माहते की ते एकदम टिळल्या बरोबर ती बरोबर टाका हे म्हणतं कच्च आहे सत्यापाला काही पाळावा नाही तरी मे त्यावर त्यानंतर वेगळंच त्याच्यावर त्याला विचारलं काय आज कारण त्यानंतर तू तुला काय बोललो तर तुला माझं बोलणं कुठलं कळायला आलं तू आणखी कक्षा ठेवा त्यानं मग गुक्त गुरु हे तुझ्यातलं अज्ञान मिळतं म्हणतात किंवा गुरु केलं पाहिजे त्याने कशाला गुरु तू मिळवायचा त्यानंतर तिथंच बांधलंय मी एका मंदिरात एका मूर्ती पुरता जागतोय हे जे तुला वाटतं हे जात नाही म्हणून तुला गुरु केला जायचं ते सगळं तंत्र त्यावघ्या जागीला तुला पाठवलं तिथे एक भाष आहे त्यांच्या पडले ते महादेवाच्या गोष्टीवर पाय घेऊन पडले तिच्या असंता पहा एकच मागायची मी इतकी आकाशवाणी झाली ही बनवान अजून वाई देतात आठ लोकांनी ते त्या महादेवात त्याने निचून पडलेलं आता त्या समजा मला काही पारा वाटा काही लोक काही लोक आता बनतात अरे महादेवात पार थक माता झालो महादेव नसल तर तू पायसर बोल हे बरोबर आहे दोन्ही पाय उचलले पलीकडे अलीकडे ठेवलं दुसरा पाय दे त्याला त्यावर देऊळ भर असं बोध जिथे तिथे काय ठेवावत महादेव घाबरलं हे तथा काढलं होतं कुठल्या तयार पाहू हे काय आहे कळलं का महादेव नाही असल्या जगात आहे काय तुम्ही पाय ठेवायचं कुठे हे तत्वज्ञान पण हे तत्वज्ञान केव्हा होतो तो विश्वबाद खेचरासारखा जगभरात भेटतो तेव्हा होतो आम्हाला तसा ग्रुप भेटला नाही आणि त्याच्यामुळं ते काही आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही कळलं जे कळलं ते शब्द कळले आणि शब्द कळले त्याच्यातच आम्ही आपले बारायण करतच होत्या खाल घ्या कधीच विचार केला नाही काय करी रोज तिथे सगळ्यांच्या वाचनात एक रोजचं स्तोत्र आहे रोजच सगळ्यांना ती ओवी पाठ नाही एक दिवस कृपा करून तिचा नुसता विचार करा काय मी तुमच्या गावामध्ये आहे रमा रमण उमा रमण सदा चिंतिती ज्याचे चरण तो हा साक्षात स्वानंद गण मयुरेश परमात्मा वर्णन आहे तुमच्या गावचं हे या मूर्तीचं वैभव आहे भगवान रमा रमण परमात्मा कृष्ण म्हण उमा रमण भगवान शाखा हे दोघ ज्याच्या पायाचं ज्ञान करत हा चुरू तोच आनंद तो, तो, था। तो ना या ठिकाणी या मयुरजी मूर्तीमध्ये बसला आहे असंच तुम्ही म्हणून ज्या दिवशी तिच्याकडे पाह त्या दिवशी दर्शन व्हायला किती वेळ लागतो आणि हे कधी आपल्या डोक्यात उतरतच नाही आपल्या डोक्यात निराय सगळे विचार चालत असतात आणि तरी वर्तून आम्ही आमच्यासारखे गाणपत्य कोणतं गर यात्रा केली आत्ताची चार दिवस कोणी पाहिलं सुद्धा नाही तू काय केलं त्या भाग्यात ज्याला ढकललं त्याला ढकललं अशी तरी घागत त्याच्या डोक्यावर आदळली ती घागत तुटली पण त्याच्या डोक्याचा चिकोरा उडाला त्याच्या काही प्रकाश पडला असं प्रत्यक्षात एका क्षेत्राला घडलं त्या दिवशी मी तिथेच उभा त्या गाभाऱ्यात त्या मूर्तीच्या समोर एखाद्या दिवशी जा आणि त्या नाण लावला नव्हत त्या देवाकडे पाह हे एचा <laughs> जे आलं विसरारखं द्वारत्रा तिथे द्वारत्रा आहे झालं ती घागर घेऊन आल ते हटाला कंप तुटला घागर मिसटली ती गोठात पडली आणि प्रभूचं तार्क तुटलो याचं काही चालू नाही आता असा जर आला तर काय ते काय करी सगळं आपण आशेच दर्शन घेतलं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही फायदा होत नाही म्हणून जेव्हा तुम्ही या बुद्धीस्थ असणाऱ्या परमात्माची कल्पना करून घ्या तेव्हा तुम्हाला गणेश काय आहे याकरता ही प्रस्तावना आज दृष्टी तुमच्या समोर केली आता या प्रस्तावनेच्या माध्यमातून काय सांगायचंय मूळ प्रकृती आठ प्रकारची तिला अष्टधा प्रकृती म्हणतात ही प्रकृती म्हणजे आपल्या शरीराचा उपचार नाही चालला प्रकृती म्हणजे विश्व त्याच्यामध्ये पंचमहाभूत आणि सत्व रचत्ताम आशे आठ मिळून एक प्रकृती तयार होत या प्रकृतीचा विचार सगळ्या शास्त्रकारांनी केलेला असतो या प्रकृतीला आठ खंडामध्ये या मृवर पुराणाने बचवलेलं या प्रकृतीचे जे मूळ तमोणुन मय विकार आहे याला यांनी दैत्य म्हणून जाळवलेलं आणि त्यांना आत्मसात करण्याकरता जे सत्वगुण विभाग त्यांना त्यांनी आष्टविनायक ठरावं असतं विनायक शब्द का वापरला ज्याच्यावर कुणाचंही नियंत्रण चालत नाही जो आपल्या इच्छेप्रमाणे राहतो त्याला विनायक असं म्हणत असत तो दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली चालतो त्याला विनायक म्हणत नसतो वेदाचं उपनिषदाचं नियंत्रण या विश्वावर आहे परमात्म्याचं सूत्र या विश्वाच्या नियंत्रणावर आपलं नियंत्रण ठेवणार आहे त्याच्यामुळे त्यांना एकट्याला विनायक म्हणावं बाकीच्या देवांना विनायक म्हणत नाही आता इथे देवादेवा भेद करायचं असा त्याचा अर्थ नाही पण जेव्हा तर सांगायचं असत जेव्हा याच्यापेक्षा आम त्याच्यापेक्षा तो असा सांगायचं असत जेव्हा तरी कुणाचा तरी एक सत्कार करायचा असत सत्कार करायच्या वेळेला त्या सभेबद्दल पन्नास मोठी माणसं एकाच जागी बसलेले एकाच असताना त्याला आता उद्या असा जर प्रश्न इथे निर्माण झाला आणि एका बाकीमध्ये जर दंड तयार केले आणि जर सगळेच मोठे कसं समजू त्याशी टेकायची असते पुढं जर तरी तर टपाळाला एक टिकेला लावावं लागेल तो कुणा जर तरी लावं लागेल दुसऱ्याचं महत्व कमी होतो आपलं करावं तरीच लागत तस आणि याच्यातून दंडाळ्या कथा पुढे तयार होतात असंच त्या राजस्व या यज्ञाच्या आखरी लागाल सगळा यज्ञ बिंडांक पार पडला सगळ्या हिंदुस्थानचे राजे रणवाडे आपापल्या आप परिवारासह आले साडेतीन वर्ष एका जागी राहिले भगवान श्री कृष्णाच्या एक सोडून सव्वा चार बायका एकाच मंडपात वर्ष राहिल्या दोन सवटी एक दिवस एका जागी राहिलं तर दुसरं प्राण तयार होतो सोळा हजार एकशे आठ एकाच मंडपात साडेतीन वर्ष आणि एक बेकीचे झगडा नाही बांधले नाही तणते नाही काही एक महापुळे त्या सभेत अहोरात्र उभा नारद म्हणजे माझी तपास संपलं माझी आकर्ते कमी झाली काय झालं साडेतीन वर्ष ही काही नाराजिक आहे असं कस हे आंतर्वेदीत उभे असणारे नारद नको ते संकल्प करतात आणि जगदीश्वर बाहेर चक्क होतात की काही जरूर आहे परंतु कोणाकडे सगळे निवडलं अवघान होऊन गेलो आणि आता याला पंचईत करायची जरूर आहे आणि त्यांना आलं भाषा शास्त्र त्यांचं तयार त्यांना राजा धर्मा धन्यध्यायच तुझ्यासारखा तूच यावर नेहमी सगळ्यांना आजच बोलतात भाषा फार तुझ्यासारखं तूच नाही ते काय त्या घरातल्या माणसं सध्या घ्यायत राहतो ना पण याला वाटते आता काय म्हणणं माझं परत रस्य घ्याला पाहिजे काही रस्ते गोल डोळे माणसाचा धंदा सहज आहे सहज नारद त्याच्यात आग्रधन्य राजा धन्य काय यत्न केला आता याच्यात या सगळ्यांची एकदा पूजा कर कुणाची तरी अग्र पूजा कर आणि बाकीच्या जाऊ दे काही काही जरूर होती काही असूचनायची आता इथे ज्यावेळी उपक्रम करून हा आजचा कार्यक्रम चालवला असेल एकदा मी गरीब बसल्यानंतर आपोआप नाही करत का की झालं आता चला आपल्या आपल्या दे पण सांगायचं काही काम आहे पण नको त्यांना भागव पंचायत फार ही सूचना केली सूचना केली दिसायला के। फार दिसलो पण आता सत्कारपण म्हणल्यावर कोणाचा तर आधी केला पाहिजे के। की आणि ती दोन पुढे नसलेली पुरबूर निर्माण झाली आणि बस साहेबे एखादा बकरा मारल्या जावा तसा राजा शिशुपाल मारल्या आता छन म्हणजे नारुदा फक्त ते रहस्य काढलं की शिशुपालाच्या वे उद्धाराचा वेळ जवळ आलेला आहे शिशुपाल आता जाण्याच्या मागे लागलाय म्हणून त्याच्यावर कृपा केली या सद्गुरूला इकडे खटकलं तेव्हाच उद्धार झाला तो पर्यंत नाही असं मुद्गल मुद्गड पुराणाच्या माध्यमातून भगवान मुदगडाला प्रमुख धर्म दक्ष प्रजापतीसारख्या एका माणसाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न या पुराणकारांनी केला दक्ष ही माणसाची सर्वोपरी डिग्री आहे सगळ्यात श्रेष्ठ माणूस कोण दक्ष ज्याला सगळा व्यवहार उत्तम सांभाळता येतो त्याला मिळेचं दक्ष ज्याला उत्तम उपासना करता येते त्याला म्हणायचं दक्ष ज्याचं ज्ञान अतिशय साधलं आहे त्याला म्हणायचं दक्ष त्याची प्रत्येक क्रिया सुंदर आहे त्याला म्हणायचं दक्ष बाकीचा मनुष्य आदक्ष भाजपात गेल्यानं पैसे घरीच विसरलं हे मृतक्ष प्रगा समूह दृपैशाचं भाजप जातो ते दक्ष म्हणतात आणि सामान्य मग आठवण झाली पिशवी काही दक्षातलं उदाहरण आहे ज्याला पागल म्हणतात त्याला दक्ष म्हणत नाही ज्याला कोणत्याच गोष्टीची काहीही त्रुटी नसते असं ज्याचं जीवन असतं त्याला म्हणतात दक्ष अशा माणसाला उपदेश करतात त्याला म्हणतात मुजगल मोदल भरती सहा मुजगला ज्यांच्या उपदेशातून असा आनंद टपकला पाहिजे गळला पाहिजे लगपत झाला पाहिजे ऐकण्याला आणि त्यांना असं पुढं काय बडबड लावली आहे उदकर म्हणतात का ते तर किती ऐकू असं वाटलं पाहिजे आणि धन्यवस्मित कृतकात्य असे शब्द तोंडातून निघाले पाहिजेत की महाराज किती अप्रतिम ऐकायला मिळत आहे आपण कृपया करून हे थांबवू नका छम ठेवा छम ठेव असे दक्ष हजारो वेळा प्रार्थना करतात आणि त्यांना ते तत्व सांगितलं जातं त्या तत्वाचं नाराय वगैरे शिकतात आणि ते तत्व राजा दक्ष प्रजापतीला ज्या पुराणाच्या माध्यमातून सांगितलं आहे त्याला मिळेचं मुद्गत पुराण या मुद्गत पुराणाचे खंडपैकी भाग नव या नऊ मध्ये आठ निरन्या प्रकारच्या विधायकाचे चरित्र आहेत मतरपुंड एकदंत महोदय गदामत लंबवतर विकट विघ्नराज धुदरध हे एक मुख्य अष्टविनायक आताचे महाराष्ट्रामध्ये प्रचलित अष्टविनायकेचे रोज टीव्ही व्हिडिओवर दाखवल्या जातात यात्रा केल्या जातात हे आमच्या इथल्या निदान कमीत कमी जर गणेशाचं ज्ञान व्हायचं असेल तर मोरेश्वर क्षेत्राचं तरी व्हावं मोरेश्वर क्षेत्राचं बहुतान जे गणेश क्षेत्र आहे ते तरी कमीत कमी कळावेत याकरता आमच्या पूर्वजांनी या जवळच्या क्षेत्रांना अष्टविनायक असे जाणवली परंतु मुदवल पुराणाचा या प्रचलित अष्टविनायकाशी काही संबंध नाही सुद्धा नाही तर विनायक म्हणून जे सांगितले तर मोरगाव नाही मग मोरगाव काय हे जो बिंदू ब्रह्म आहे ओंकाराचा जो बिंदू आहे तो आहे मोरगाव होऊ नये हे सगळे आत्ताविंदू होऊन हे त्याचे भाग झाले आता त्याच्यामध्ये सहा भाग क्षेत्र आहेत विषाचे एक लाख क्षेत्र आहेत सध्या या एक लाखामध्ये एक हजार अतिश्रेष्ठताम सांगितलं या एक हजारामध्ये एकशे आठ अतिविशेष एकशे आठात एकवीस अतिविशेष त्या एकविसात हे आठ अतिविशेष आणि त्या आठात हे एक सर्वोपरी विशेष म्हणून याला श्रेष्ठतम ता असं म्हणत असतात नुसतं श्रेष्ठ म्हणत नाही तर हे ताम श्रेष्ठ तम असं क्षेत्र आहे याचा जेव्हा विचार येत असेल तेव्हा आधी काही क्षेत्रांना सरेच ठरवलं पाहिजे एखाद्या माणसाला पंडित ठरवायचं तर दहा बूल गले तर कोणी बोल धरलं दहा पंडित कचार म्हणून आधी काहीतरी कमी योग्यतेचे क्षेत्र जर ठरतील तर विशेष योग्यतेचं क्षेत्र ठरेल आणि विशेष योग्यतेचे ठरेल तर कुठे आंबली पाहिजे त्याला श्रेष्ठ सत्ताभेळ म्हणत असतात त्याच्या पलीकडे त्या श्रेष्ठतेचं स्वरूप नसतं असं जे मी श्रेष्ठतेचं वर्णन असतं ते या क्षेत्राचं जेव्हा होईल तेव्हा त्याला माउगाव असं नाव घेल आणि ते त्याच्या डोक्यात बसेल आणि त्यानंतर या मूर्तीचं वैभव त्याला कळेल ज्याने त्या दर्शन घेतल्या जाईल त्या दिवशी ते दर्शन होईल आणि मग काय कळायचं ते कडे मग शंका कुशंका काही नाही मौगल पारग तोडी हो, कुमत्री पाखंड अशी या मगल पुराणाची अन्पल आहे की महाराज नाराच्या लोकांनी केलेली आहे ती त्यांचं कोणतंही कारण अति विचार करून वाचण्यासारखं आहे ते सर्व काढे म्हणतात मौजल का पारग तोडी कुमत्री पाखंड पाखंडाचं जे कुमत आहे फक्त विचार आहे की ज्याला मुद्गल कळतं त्याला काही विचार लागतात ते कळलंच नाही प्रकारचे विचार आहेत आणि मग ते विचार अमोल मनुष्य असता तर बंद जाते तू दुसऱ्याने भविष्यावर लोक सुटत त्याचं उत्तर देत आहे आणि त्याकरता अनेक दक्ष निर्माण करावे म्हणून मुदगला प्रयत्न आहे आणि मुदगत म्हणतात मदगल पारक झाला पाहिजे माझं तत्वज्ञान तुम्ही आत्मसात करा त्याचा विचार करा या पुराणाची मागणीच मोठी झाली माझ्याकडे इतर सगळ्या पुराणात एडम परम इदान नेहमी या पुराणापेक्षा श्रेष्ठ काही या पुराणाला तुम्ही सगळे सर्वोपरी श्रेष्ठ समजा आणि याच्यावर प्रेम करा असं दुर्दल गुप्त म्हणतो त्यानंतर तुम्ही इतर सगळे पुराण वाचाव सगळ्यांचा अनुभव घ्या आणि त्याच कुणाला तुम्हाला कुठेही बोलतो त्यांचं गौरत्व दिसत असेल आणि ते गौरत्व दूर करण्याकरता जर काही प्रयत्न करावे वाटत असतील तर तुम्ही हे पुराण इतर सगळ्या पुराणामध्ये जो कोणता प्रमुख विषय असतो त्याच एकचं वंदना करत असत कृष्णांच्या दृष्टीने विचार केला तर श्रीमद भागवत हा सर्वोपरी ग्रंथ आहे इथं वेक्षण यातर्त ले स्रा ते ब्रह्मृदायुद तेजो पाणीमय पुरुषा नाे सदा निरक्त होतं सत्यं पण ती एगवत दुर्द इश्वसेचे कर्टे हक्त भरते जे भगवान परब्रह्मान परमात्मा श्रीकृष्ण आहेत त्यांचं मी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी माझ्या आमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत ते शिक्षानंद तत्व आमच्या बुद्धिमत्वांच्या की कोणत्या विषय काढण्यात आमचं तसं नाही भगवान मनिषाचं वर्णन करणं तिकडे जातच पुराण आहे शिकते हा तर पहिला ट्रोक अगदीचाच पण आधी का आवडतो दुसऱ्या दुसऱ्या ट्रोगात भगवान शंकर भगवान विष्णू भगवान शिव भगपती जगतबाब याच्यातो धार रूपाने जो लटलेला आहे त्याला नसताच हा दुसरा दुसऱ्या श्लोकात ब्रह्मा देवेश आदर्श ब्रह्मादिक सगळ्या देवता शेषाधिक सगळे नागाधिक सगळे पर्वत सगळे सगळ्या वनस्पत्या सगळ्या नद्या सगळे या सगळ्यांना नमस्कार मंगळणारायणांना नमस्कार असे मंडळाच्या एकाना म्हणत एकांना मने करत करत मग गणेश या विषयाकडे ते बघतात अशी सर म्हणणी पुणे पुराची म्हणून निरज महा माझंच ऐका हा हक्क नाही आणि मेरी मुलगीची टाक ही बांधण नाही तुम्ही सगळे ऐका आणि ते सगळे ऐकताना तुम्हाला अपवाद कळेल पण तुमची बुद्धी कडे बहुलच अपवाप आणि जाण्याबरोबर वाटेल ावा लागतो साधकांच्या समोर उभा राहतो चक्रंबाची कृपा संपादन केली मूर्ती मांडली ती मूर्ती विद्यमान आहे आज तिला लंभवदर गणेश म्हणतात कारण हे विंध्याचल नावाचं क्षेत्र तिच्याकरता प्रसिद्ध आहे या विंध्याचल क्षेत्राची आज प्रसिद्धी आहे इथल्या गणपतीचं नाव आहे लंबवतर जावं लागत आणि त्या पुजाऱ्यानं सगळं पूजेचं साहित्य घेऊन जायचं त्याच्याबरोबर जा दोन चार जण येतात मातीचं सा सामान घेऊन आणि त्या लंबादर गणेशाची पूजा केल्यावर उरेल त्या सामानात या जगदंबेची पूजा होती द्वारकाधीशाच्या पूजेच्या पूर्वी गणपती पूजन केल्या जाऊन मग द्वारकाधीशाची पूजा होते हीच परिस्थिती त्या विंध्या कंदमाधन पर्वतावर सूर्याची अशी एकही कथा कुठे नाही दे गणेश देवाची दैवता कुठेतरी कोणत्या कामा करता थकली कोणा तरी तपश्चर्या केली कोणा तरी मूर्ती गणपतीने मांडली आणि तिच्या कृपेने गणपती मोठा झाला आता मी इथून निघून गेल्यानंतर काही येतील त्यांच्या समोर ही टेपवाच आहे नाही जागतो तिकडे तिकडे फात एकच एक माणूस दिसतोय मात्र तो कोण आहे कशाला भात्र लिंगीत माणूस काय पात्र राहील त्याच्या म्हणून याला सांगितलं हे आता दळून द्या यालाही नक्की माहिती आहे संध्या काय ठेवी मग माझ्यावर त्याची जबाबदारी नाही त्या सगळ्या देवता गायीच्या वेशात नेंद्रिय त्याच्या वेशात नेहमी प्रतिष्ठा करते त्याला आत्मा म्हणत असतात हा आत्मा बुराख्याच्या वेशात म्हणजे इंद्रिय दमन करण्याच्या वेशात तयार होत असतो त्याला गणेश म्हणत असतात आणि रावण म्हणजे तमोगुण तमगून ते सत्व मुला ते शिवलिंग त्याच्या हातात देत हे तुझ्या जवळ थोड्या वेळ राहूतय तीनदा त्याला हात मारली लगा हात ते ठेवलं तर त्याची अद्भुत ताकद कमी पडली ते खाणे ठेवल्या बरोबर ते पाषाण मजा झालं त्याची ताकद इतकी दानगी कि यानं तो दगड पिळून काढला आणि तो एखाद्या गायीच्या कानासारखा आकला पिळल्या गेला आणि त्याचं नाव गोकर्ण कायचा प्रयत्न केला म्हणून गोकर्ण महाबळेश असं नाव झालं तिथं भगवान गणेशाची मूर्ती आहे बढिया मूर्ती आहे कोण मूर्तीकार असेल अन्य मूर्तीकार आहे या रावणानं संतापन त्याच्या डोळक्याची भुकी मारली देवाच्या डोक्याला असं चोन पडली आहे इथे देवाच्या डोक्यावर लोगुट नाही गड्डा आहे गड्डा असण हा त्याच्या गंडस्थळाचा नेहमीचाच आहे पण इथे तो झाला आणि याच्या ताकदीचा एवढा अद्भुत प्रकार आहे की त्यानं तो दगड वस्त्र आणि त्याला गाईंच्या कानासारखा भाग आला म्हणून त्याला म्हणायचं ओंकार महाबळेश पण हे तिथे गणेश कुंचित झाले म्हणून विश्वनाथाला शरण गेले आणि त्यांनी यांच्यावर कृपा केली म्हणून त्या मूर्तीची स्थापना करून कोणती तरी मिळवून गणपती त्याची करत बसला अशी कथा महाबळेश्वराची नाही पण आम्ही इथून कुठे करणार हे कथा पुढे म्हणून आधी तुम्हाला सांगून हो। मोकळ झालो त्याला आमच्या कथेतून काय काय निर्माण होणार याची आम्हाला पुढे कल्पना आहेच आणि ते निदान कोणी म्हणून काय कोणाला शिवाय द्यायचे असतील तरी आम्हाला द्यावे आमच्यामुळं भगवान व्यसनाला धक्का नाही लागला पाहिजे जे लिहिले ते अगदी बरोबर नाही तो सगळा मोर्चापणा आमच्या स्वतःचा